श्रीधर स्वामीकृत श्रीराम विजय विश्वामित्र राम लक्ष्मणानं घेऊन सिद्धाश्रमाकडे निघाले वाटेत त्यांनी गंगा नदीत स्नान संध्या वगैरे नित्यकर्म केले विश्वामित्र दोघांना धनुर्वेद निरनिराळे मंत्र यांचे शिक्षण देऊ लागले विश्वामित्रांनी रामाला धनुर्विद्येतील काही रहस्य सांगितले कोणत्या वेळी कोणते अस्त्र टाकावे याचे ज्ञान विश्वामित्रांनी रामाला दिले अस्त्र देवता रामाला शरण आल्या त्यांनी रामाच्या हृदयात स्थान मिळवले विश्वामित्रांनी रामा इतकेच लक्ष्मणाला ज्ञान दिले रामाचे धैर्य पाहण्यासाठी विश्वामित्र रामाला म्हणाले सिद्धाश्रमी या वाटेने जाताना ताटिकेने अनेक ऋषीनं खाल्ले आहेत रामा आपण या मार्गाने जायला नको तेव्हा राम हसून म्हणाला गुरुवाजे तुमची कृपा झाली तर मी काळाला सुद्धा नष्ट करेन मग ताटिकेची काय कता हे ऐकून विश्वामित्राने संतोष झाला ही मुले राक्षसांची नक्कीच धुंद देते हा विश्वास विश्वामित्रांना वाटू लागला मार ही ताटिका रामचंद्रा रथ जोरजोराने दौडत होता पुढे घनघोर अरण्य लागले तेव्हा विश्वामित्र म्हणाले रामा हैाटिका ताटिकेला मनसान वस आला कि लगे धा तो भयंकर किंका ऐकंका वृतान्तु घाबरेल विश्वामित्र घाबरले माघवाजे रक्षण कर ताटिके अंग हजार हत्ती बल होते पर्वता एवडे मोठे पोत को ऋषि ब्राह्मण दिशा कि ताटिकाता चट्टा मट्टा करी हि कुंभकर्णा बहि तिची कर्णघोषणे म्हणजे मानसांची डोकी होती गळ्यात नरेशिराच्या माळा घातलेला कपाळी सिंदूर फासलेला केस मोकळे असलेली बारा गावे मुख अकराळ विक्राळ पसरलेली पाच गावेच वाटतील एवढेच तिथे एक एक स्थण होते अशी ही राक्षसे रामावर राक्षसांसह नावून आली रामाने धनुष्य सज्ज केले धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढली आणि एक अर्धचंद्राकार बाण सोडला त्या बाना ने वृक्षसह राक्षला ठार मारले, माराटिके वर्मी बाण मारला एवं ताटिके जोरत कि फोड़ली और ते धाड़ जमीनी पर कोसली देवानी रामाचार जय जयकार के रामावर पुष्पवृष्टि विश्वामित्र राम लक्ष्मणसह सिद्धाश्रमित आद्धाश्रमित अनेक ऋषिमुनी जसा गंगेला पूर यो तीच सिश्रमा की स्थिति प्रभु रामचंद्र व लक्ष्मण सर्वांना भेटले यज्ञ मंडपाची शास्त्राप्रमाणे रचना केली यज्ञकुंडे पुन्हा धडागू लागली महायज्ञ करण्याचे ऋषीने ठरविले विश्वामित्र रामाला म्हणाले रामा तू आता यज्ञाचे रक्षण कर ताटिकेचा वध केला म्हणून मारीच शुभाहू येऊन मंडपात परवत्व शिळा टाकतील तेव्हा राम म्हणाला तुम्ही काळजी करू नका वेगने आणणाऱ्या वृत्तांताला सुद्धा मी शासन करेन यज्ञाला आरंभ विश्वामित्र परिवार मन्ते सूर्य किरण होते मंत्र घोष चालू होते यज्ञात आहुति पड़त होता सूर्य बावला रारी सुभाहू जोर कि आरोप लक्षावधी राक्षस होते ऋषि हथुन आहुति गलून पड़ू लगली तो बोबड़ी वलली एक ब्राह्मण मनू लगला रक्षण करना फम आ लक्ष्मण हल्ला करना वीस कोटी राक्षस तेव्हा विश्वामित्र म्हणाले आ राम म्हणजे पुराण पुरुष आहे राक्षसांचा वध करण्यासाठी याने मानवी अवतार घेतला आहे राम आणि लक्ष्मण एका दारात उभे होते तर या राक्षसानी यज्ञ मंडपात दुसऱ्या दारातून प्रवेश केला यज्ञात पर्वतशिळा येऊन पडू लागल्या राक्षस भयंकर किंकाळ्या पुढे मग रामाने राक्षसांवर बाणांचा वर्षाव केला मंडपाच्या कळसावर राम उभा राहिला संपूर्ण जागा त्याने व्यापून टाकली त्याने तीळ ठेवायला सुद्धा कोठे जागा ठेवली नाही मेधाच्या वर्षावासारखे रामाच्या धनुष्यातून बाण निघू लागले लक्ष्मणालाही त्याचे गुड कळेला राक्षसांचा संहार होऊ लागला झाडावरून पक्षी उडतात तशी राक्षसांची डोकी आकाशातून खाली झडाट कोसळीत होती मारीच सुभाऊ रामावर धावून आले तेव्हा भूमी हादरली रामाने शेवटचा निर्वाणीचा बाण काढला तो, तो, तो सूर्यमुखी बाण होता पक्षी झाडावरील फळाकडे तसाच भेट तसा तो बाण सुभाऊच्या कंठात घुसला तर त्याने सुभाहू चे मस्तक आकाशात उडवले मारीच्याला बाणांचा पिसारा लागला त्याच्या वाऱ्याने मारी समुद्रात फेकला गेला तो लंकेत पळत गेला त्याला वाटले रामाचा बाण माझा पाठला करीत आहे म्हणून तो मधून घाबरून मागे पाहत होता लंकेत येऊन तो रावणाला म्हणाला हा राम म्हणजे आदिपुरुष आहे मारीच्या या बोलण्याने रावणाला राग आला स्वतःचा जीवश्य कंठ मित्र शत्रूची स्तुती करतो म्हणजे काय गरुराचा पराक्रम ऐकून सर्प जसे रागवतात तसा रावण संतापला यज्ञ मंडपाचे रामाने रक्षण केले जगाचा संहार होऊन शेवटी ब्रम्ह उरते तसा राम त्यावेळेस दिसत होता सगळे ऋषी रामाची स्तुती करू लागले मूर्ती एवढीशी दिसते पण याने पर्वता एवढे मोठे राक्षस क्षणात मारून टाकले असून विश्वामित्र म्हणाले सूर्यमंडळ लहान दिसते पण त्याने पृथ्वी उजळून जाते यज्ञ समाप्त झाला विश्वामित्रांनी दानधर्म पुष्कळ केला रात्री आश्रमात विश्वामित्र शेष नारायणांना जवळ घेऊन झोपले ती साक्षात समाधीच होती हृदय रामाला न धरता जे झोपता ते पचूस पडलेले वाटवत विश्वामित्रानं झोप लागलेले पाहून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाला आपण अयोध्येत कधी जाऊया दशरथांना कधी भेटू इतके बोलतात रामाला रडू कोसळे कौसल्या काळजी करीत असेल दशरथांच्या पायावर अनेक देशातील राजांचे भूकूळ घासले जातात सर्व देशांच्या राजांचे मिश्रांचे स्थान असलेले ते पाय मी कधी पाहिजे त्याचे हे बोलण्या विश्वामत्र जागेला आहे रामाला हृदयाशी धरून म्हणाले मिथिले होऊन जनताचे पत्र आले तेव्हा आपण उद्या मिथिलेला जाऊया तेथेही ते ते तुझा विजय होईल सीता तुलाच माळ आली तिच्याशी तुझे स्वयंवर होईल आणि नंतर तू आयोध्य आज मी शापमुक्त जा आले ऋषी मुनीसह विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीत निघाले रामाच्या एका बाजूला विश्वामित्र आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण असे चालले होते मध्ये चंद्र आणि बाजूला त्यांचे तेज उजळावे तसेच ते दृश्य दिसत होते मार्गात ऋषी रामाला आपले आश्रम दाखवत होते रामाची पूजा करीत होते सर्वांचा उद्घार करीत राम निघाला एके ठिकाणी एक, एक मोठी शिळा रामाला दिसली रामचरण ढूल वाऱ्याने जोरात उडवून त्या शिळेवर जाऊन पडली तेव्हा ती शिळा हलू लागली रामाने चरण लावला असे सांगतात पण अहल्या ही अशी महाशती ब्राह्मण पत्नी होती रघुपती तिला पाय लावील असे घडणे शक्य नाही रामचरण रजाने शिळा हलू लागली हळूहळू चंद्रोदय व्हावा तशी त्यातून सुंदर स्त्री दिसू लागली तिने पटकन पुढे येऊन ऋषी मंडळीनं आणि रामाला नमस्कार केला रामाने विश्वामित्राने विचारली ही सुंदर स्त्री कोण आहे तिच्या रुपाने तुमची तपश्चर्या प्रकट झाली नाही ना शेयर स्त्री कसी निर्माण विश्वामित्री संग ब्रम्हदेवा ने ब्रह्मांड निर्माण करता अहल्यला अगले सौंदर्य प्रदान के लिए ब्रह्मदेवा की मुलगी गौतमां पत्नी आई शाप दिल होता ती शेगी तुझा चरणरजाने ती शापत मुक्त ब्रह्मदेवा ने अहल्य स्वयंवर मानले प्राण लवला पण लवला जो दूर प्रहरा त्रुटी प्रदक्षिणा करेल त्यालाच मी माझी मुलगी दिली पण हा पण ऐकून ऋषी देव राजे आपली वाहने घेऊन धावले इकडे गौतम ऋषी गंगा स्नान करून चालले होते त्याने प्रसूत होत असताना वासराचे मुख दिसत होते अशी काली गाय पाहिली त्याने गायत्री मंत्राचा जप करून विधीपूर्वक त्या गायीला तीन प्रदक्षिणा घातल्या ब्रम्हदेवाने अंतर्ज्ञानाने ओळखले गौतम पृथ्वी प्रदक्षिणात तीनदा करून गौतम आणि अहल्या त्यांचे लग्न लावले इंद्र आला आणि तो ब्रम्हदेवावर खूप रागवला तू पण लावलास तो पाळला नाही हा राज त्याने मनात धरला आणि म्हणाला एकदा तरी मी या अहल्याचा भूक घे गौतम ऋषी अहल्ला घेऊन आश्रमात आले एकदा सूर्यग्रहण होते गौतम अहल्या यांनी नदीत स्नान केले गौतम ध्यान करीत बसले आणि अहल्या घरी आली ब्रम्हकन्या एक एकटीच घरी असे पाहून इंद्र गौतमाचे रूप घेऊन आला अहल्ले अहल्ले लवकर ये असे म्हणत धरणीवर कोसळला अहल्याच्या मनात काहीच पाप नव्हते अहल्या खूप घाबरली तिने त्याला चटकन उचलले आणि मंचकावर नेऊन झोपवले तो म्हणू लागला प्रिये माझा जीव आता जाणार आहे मला तुझा अंगसंग घडू दे ती म्हणाली नाथ आज ग्रहणाचा दिवस आहे शास्त्र काय सांगते ते बघा तेव्हा तो म्हणू लागला माझे वचन तू पाळणे हाच खऱ्या शास्त्राचा आहे तेव्हा अहलल्या इंद्र दोघे एका मंचकावर झोपली इकडे गौतमाने स्नान संध्या विधी आटोकला आणि ते आश्रमात ठेवून अहल्यला हाक मारू लागली ती सावध होऊन उठली आणि त्याला विचारू लागली अरे दुष्टा तू कोण आहे त्याने सांगितले मी इंद्र आहे तेव्हा ती त्याला म्हणाली मला भुगलेश तुझे थोर पण जळून गेले आता तू येथून निघून जा अहल्याने गौतमाला दार उघडले गौतम ऋषी अतिशय रागावले होते तिसरा नेत्र उघडून शंकर जसा रागवला तसे गौतम रागावले रागावले होते इंद्र पळत सुटला तेव्हा पळणाऱ्या इंद्राला त्यांनी शाप दिला तुझ्या अंगाला सहस्र चिदळे पटेल आणि अहल्लेला त्याने शाप दिला तुला हा इंद्र हे कळून सुद्धा तू याला शाप दिला नाही तू सहस्रावधी वर्षे शेळा होऊन पडशील अहल्लेने ऋषींचे पाय धरले आणि सांगितले महाराज माझ्या हातून अजाणतेपणाने हे सर्व घडले अहल्या रडू लागले गौतमांचे मन द्रवले त्यांनी हुशाप दिला रवी तुळात विष्णू कौशल्याचा मुलगा रघूनंदन यांच्या पदरजाने तुझा उद्गार होईल आणि तू मला भेटशील अहल्या जड झाली तिचे सर्व शरीर कठीण झाले ती साधनेत लीन बनून जणू एखादी शिळा बांधली गौतमाना खूप पश्चाताप झाला अहल्ल्याच्या हातून चुकून घडले पण मी मात्र रागाने शाप दिला आता या वनातील सर्फ वाघ त्रास देतील म्हणून त्यांनी वनातील सगळ्यांना शाप दिला जे जीव प्राणी अहलेपाशी येतील ते गतप्राण होतील सर्व देवांनी इंद्राला गौतमाजवळ आणला मग सर्वानी गौतमाची प्रार्थना केली इंद्राला पण त्यांनी हुशारप दिला शरीरावर जेथे तुला छिदरे पडली तेथे तुला डोळे येतील तुला सहस्त्र नयन म्हणून ओळखतील रामा तीच हे हल्ल्या तुझ्या पदरजाने उधरली आहे गौतमाला पण गौतमाला पण अहल्लेला शाप दिला म्हणून वाईट वाटत होते ते तप करण्यासाठी मनात निघून गेले अहल्ल्याचा उद्धार रामाने केला हे जाणून ते ताबडतोब तेथे आले सर्व ऋषीनी गौतम अहल्च्या कपाळी मंगल तिलक लावला असा हा सीतेचा वृत्तान शतानंद हा अहल्याचा पुत्र हा जनकांचा गुरु होता शतानंद श्रीरामाबरोबर मिथिला नगरीत आला मिथिलेत नगराबाहेरील वनात श्रीराम ऋषीसह राहिला विश्वामित्रांना श्रीरामाने जानकीच्या जन्माची हकीकत विचारली ती विश्वामित्र सांगू लागले पूर्वी पदमाक्ष नावाच् राजा होता त्याने तप करून लक्ष्मीला प्रसन्न करी मिलू लगली वर माँ ने वर मिला तू मजी मुलगी और मांवर खेला लक्ष्मी मिला तुझा घन्माला तुला लाभदायक हो तुझा विघ्न ये राजा मिलाला मैं पक्का निश्चय कर वर मगित लक्ष्मी मिला पति आज्ञात आारायण मजे पति राजा ने नारायण की प्रार्थना के नारायण प्रसन्न राजाने लक्ष्मीच मुलगी हवी असा वर मागितला नारायण हसले त्यांनी राजाला एक मातृलिंग फळ दिले ते राजाने नऊ महिने घरी ठेवले त्यातून कन्यारत्न निघाले तिचे नाव पद्माक्षी ती जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती तरुणांना हवे हवीशी वाटू लागली पद्माक्षाने असा पण की जो नीलवर्णी आहे त्यालाच मी माझी मुलगी दे तिची अभिलाष धरून देव दानव राजे गंधर्व सगळेच आले त्याचे हे बोलणे ऐकून सगळेच रागावले काहीतरी हा बोलतो असे म्हणून पद्माक्षाबरोबर युद्ध करू लागले सात दिवस घनघोर युद्ध झाले रणात सर्वांनी मिळून पद्माक्षाला ठार मारले सर्व गावांचा विध्वंस केला तेव्हा या पद्माक्षीने अग्निकुंडात प्रवेश केला आणि ती ब्रह्मारण्यात प्रगट झाली तेव्हा विमानातून रावण चालला होता त्याने ही अलौकिक अशी स्त्री पाहिली आणि तिला पकडण्यासाठी त्याने तिच्याकडे धाव घेतली तेव्हा पद्माक्षीने परत अग्निकुंडात प्रवेश केला तेव्हा रावणाने प्रयत्न करून ते कुंड विजवले तो तिचा शोध घेऊ लागला पण प्रयत्न करूनही ती सापडे परंतु खंटा खंटा त्याला पाच रत्ने सापडली ती त्याने पेटीत ठेवली आणि घडी आली रावण मंदोदरी एकांती असता रावण तिला सांगू लागला प्रिये पृथ्वीवरून मी तुझ्यासाठी अमौलिक रत्ने आणली आहे। अतिशय आनंदाने मंदोदरी पेटी उचलण्यात जावली पण ते तिला थोडीही हलवता आली नाही तिला हसून रावण स्वतः पेटी उचलण्यास पुढे आला त्याने वीस हात लावले तरीही त्याला ती पेटी उचले प्रधान आणि मंदोदरी आश्चर्यचकित झाले रावणाने हळूहळू ती पेटी उघडली किंवा त्यामध्ये पाच वर्षे वयाचे कन्या रत्न निघाले मंदोदरी रावणाला सांगू लागली जो मायेच्या पलीकडे आहे जो चैतन्य रूप आहे त्यात परमेश्वराला ही माळ घाली इतरांना ती अग्निची माळ घाली हिने पद्माक्षासह इतर राजांचा नाश केला आता ही येथेच राहिले, तर लंकेचा नाश होईल हिला आधी लंकेतून हलवा रावणाने सेवकांना बोलावले पेटी त्याच्या डोक्यावर घेऊ लागला तेव्हा पेटीतून आवाज आला मी परत एकदा लंकेत येईन रावणासह साऱ्या रावण कुलाचा नाश करेल रावण सेवकाना म्हणाला जनकाची जी मिथिला नगरी आहे मिथिलेजवळ शेतात खूप खोल ही पेटी पुरा जनकाने ही भूमी एका ब्राह्मणाला दान दिली होती पद्माक्ष आता ब्राह्मण रुपाने जन्माला आला होता आणि त्याच्या शेतात या रावणाच्या सेवकानी पेटी निवून पुरली सुमुहूर्त पाहून ब्राह्मण त्या शेताची नांगरणी करू लागला नांगरता नांगरता त्याला पेटी सापडली त्यांनी ती पेटी घेतली आणि तो जनकाकडे गेला आणि म्हणाला महाराज ही तुमची ठेव तुम्हाला घ्या राजाने पेटी उडून पाहिले तेव्हा आत तेजस्वी अशी पाच वर्षाची बालिका होती तिथे ते तेज अलौकिक होते तिला पाहताच जनकाला तिच्याबद्दल मोह उत्पन्न झाला ब्राह्मण म्हणाला ही तुझीच मुलगी आहे ब्राह्मणाने ते राजाला दिली परशुराम शूरवीर होते त्रैलोक्यात त्यांचा दरारा होता एकदा ते जनक राजाकडे आले त्याच्याजवळचे शिवधनुष्य त्यांनी बाहेर ठेवले अणि ते आत जेवायला बसले जेवून सभेत येऊन बसले पाहतात तो धनुष्य दिसेना परशुराम अतिशय रागावले तेवढ्यात सीता त्या धनुष्याचा घोडा करून झ्या झ्या खरे धाकली देत होती ते पाहून परशुरामाने आश्चर्यने तोंडात बोल जाते ते धनुष्य इतके जड होते की हत्तीलाही ते उचलले जात होते तेवढ्यात जनकराजा तेथ्याला पित्याला पाहून ते धनुष्य तेथेच टाकून जनककन्या पळून गेले अनेक वीरांनी प्रयत्न केले पण ते धनुष्य कोणालाही उचले ना तेव्हा जनकाने कन्येला बोलावून आणले आणि सांगितले आता परत घोडा घोडा कर आणि ते धनुष्य जागेवर नेऊन ठेव तेव्हा सीतेने ते धनुष्य सीते पुन्हा जागेवर नेऊन ठेवले परशुराम म्हणाले माझे अवतार कार्य संपले धनुष्य तिथेच ठेवून परशुरामनं जनकाला सांगितले जो या धनुष्यला प्रत्यंच्या चढविल त्यालाच ही सीता दे एवढे सांगून परशुराम बदरिका वनात फिरून गेले विश्वामित्र म्हणाले रामा तुझे चरित्र तुला माहीत आहे पण माझ्या मुखाने तुला ऐकण्याची इच्छा आहे म्हणून सांगतो अध्याय अथवा पूर्ण